अध्याय दोनशे मोक्षवर्ण मनु मनाला आत्म्याला जरी शरीराचा योग घडत असला तरी मोक्ष मिळत नाही असे नाही कारण ज्याप्रमाणे जाग्रतावस्थेत असलेल्या शरीराचा वियोग होऊन आत्मा स्वप्नकाली लिंग शरीरामध्ये प्रविष्ट होतो व सुषुप्तिकाली इंद्रिय विशिष्ट अशा लिंगदेहाचा वियोग घडून तो ज्ञानमय बनतो त्याप्रमाणेच त्याला कायमचा शरीर वियोग अर्थात मोक्षही मिळतो याचे ज्ञान होण्याला इंद्रियांचा जय झाला पाहिजे कारण ज्याप्रमाणे पाणी स्वच्छ असले म्हणजे त्यामध्ये पडलेले प्रतिबिंब नेत्रांना दिसते त्याचप्रमाणे जित झाल्यामुळे इंद्रिय प्रसन्न झाली म्हणजे बुद्धीला आत्म्याचे ज्ञान होते पण ज्याप्रमाणे पाणी हलत असले म्हणजे त्यामध्ये आपले प्रतिबिंब दिसत नाही त्याप्रमाणेच इंद्रिय क्षुब्ध असली म्हणजे बुद्धीमध्ये आत्म्याचे ज्ञान होत नाही अज्ञानाच्या योगाने अविद्या उत्पन्न होते व ती मनाला आपल्याकडे खेचीत असते आणि तिच्या योगाने मन दूषित झाले म्हणजे मनाचे अधीन असलेली इंद्रियही दूषित होतात अशा रीतीने अज्ञानामुळेच आत्म्याला संतोष वाटू लागतो आणि विषयामध्ये घडून गेल्यामुळे त्याची तृप्ती होत नाही म्हणूनच धर्माधर्मांच्या अनुरोधाने मरणानंतर त्याला विषयोपभोग घेण्यासाठी पुनश्च जन्म स्वीकारावा लागतो पातकाच्या योगामुळे त्याची हाव सुटेनाशी होते आणि पुढे जेव्हा पाप नष्ट होईल तेव्हा मात्र ती नष्ट होते आत्मा विजयांशी संबंध ठेवतो व शरीर विशिष्ट असे असलेले आपले स्वरूप कायमचे आहे असे मानतो आणि अंतःकरणानेही विरुद्ध अशाच गोष्टीची इच्छा करतो सारांश तो अविद्येने ग्रस्त झालेला असतो त्यामुळे त्याला सर्वोत्कृष्ट अशा स्वस्वरूपाचे ज्ञान होत नाही पापकर्मांचा क्षय झाला आणि बुद्धी स्वच्छ झाली म्हणजे आरशात पडलेल्या प्रतिबिंबाप्रमाणे तिच्यामध्ये प्रतिबिंबित असलेल्या आत्म्याचे ज्ञान होऊ लागते इंद्रियांची धाव विषयाकडे होऊ लागली म्हणजे मनुष्य दुःखी बनतो आणि ती विषयापासून निवृत्त झाली म्हणजे त्याला सुख होते यास्तव अंतःकरणाने इंद्रियांना विषयापासून परावृत्त करावे मन हे इंद्रियाहून पर असून बुद्धी मनाच्याही पलीकडे आहे आणि जीवात्मा बुद्धीहून अतिशय पलीकडे असून शुद्ध चैतन्यमय परमात्मा त्याच्याही पलीकडे आहे या परमात्म्यापासूनच जीवात्मा निर्माण झाला जीवात्म्यापासून बुद्धी निर्माण झाली आणि बुद्धीपासून मन निर्माण झाले श्रवणाधिक इंद्रियांच्या ठिकाणी अंतःकरण व्यापृत झाले म्हणजे त्याला शब्दादी विषयांचे उत्कृष्ट प्रकारचे ज्ञान होते शब्दादिक विषय त्यांना आश्रयभूत असलेली पंचमहाभूते आणि अंतःकरणाचे वसिस्थान अशी प्रकृतीजन्य शरीरे यांचा जो त्याग करतो त्यालाच कैवल्याची प्राप्ती होते सूर्य उदय पावला म्हणजे त्यापासून त्याचे किरण उत्पन्न होतात व तो अस्तास गेला म्हणजे ते नष्ट होतात सारांश सूर्य आकाशात आला म्हणजे आपले किरण निर्माण करतो व असताना जा असतास जाताना ते नाही करतो त्याप्रमाणे अंतरात्मा देहात प्रविष्ट झाला म्हणजे तो इंद्रियद्वारा आपले ज्ञानमय किरण पसरतो आणि इंद्रियांच्या विषयांचा उपभोग घेऊन मरणकाली तो ज्ञानमय किरण नष्ट करून जातो संसारात असताना प्रवृत्ती मार्गाचे आचरण घडत असल्यामुळे त्याला पुण्याचा आणि पापाचा संबंध कळतो व त्यामुळे कर्म जिकडे न तिकडे जाऊन त्याला वारंवार कर्मफलाचा उपभोग घ्यावा लागतो विषयपभोगाचा त्याग केला म्हणजे विषयपभोगाचा भोगाचा, भोगाचा अभिलाषही आपोआप नष्ट होतो तथापि तेवढ्याने वैषयिक संस्कार मात्र नष्ट होत नाहीत परमात्म्याचे ज्ञान झाले म्हणजे मात्र तेही नष्ट होते बुद्धीला विषयांचा वियोग घडला आणि ती केवळ मनोमय बनून तिच्यामध्ये सत्ते वाचून दुसऱ्या कशाचेही स्फुरण होईनासे झाले म्हणजे परब्रह्म्याचे ठिकाणी लीन झाल्यामुळे मन ही ब्रह्मस्वरूपी बनून जाते ज्याला इंद्रिये नसल्यामुळे स्पर्शन दर्श्रवण आस्वादन दर्शन व अवघ्रान या क्रियांचा संबंध नाही आणि जो अनुमान गम्यही नाही अशा परमात्म्याच्या ठिकाणी त्यावेळी बुद्धीचा लय होतो सारांश संकल्पामुळे लय पावतात मन बुद्धीमध्ये लीन होते बुद्धी जीवात्म्यामध्ये प्रविष्ट होते आणि जीवात्मा परमात्म्याच्या ठिकाणी लय पावतो इंद्रियांना मनाचे ज्ञान होत नाही मनाला बुद्धि से ज्ञान होत नहीं व अव्यक्त अशा जीवत्म बुद्धीला ज्ञान होत नहीं तथा सूक्ष्म अशा परम्या सर्वान से ज्ञान ओम तत्सत